गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अध्याय पाचवा अर्थ ओवी 301 अभक्तांची गती सांगण्यापेक्षा मुके झालेले बरे कारण प्राण गेलेले करले पण त्यांच्या दोषांचा उच्चार करणे नको राजा तू प्रश्नच केलास म्हणून त्यांच्या स्थितीबद्दल आज एवढे बोलणे भाग पडले नाहीतर आजपर्यंत नाही। हे राजा धी राजा यापुढे मी वक्ता आणि आपण श्रोते यांनी म्हणून राम, राम राम राम राम असे म्हणून वाणीला प्रायश्चित्त दिले पाहिजे याप्रमाणे अभक्तांची दशा ऐकून राजाला अत्यंत दुःख वाटले आणि मनात तो फार कंटाळला व त्यासाठी स्वस्थ मनाने हरीचे नाम स्मरू लागला जा हरीचे स्मरण लावले, त्या हरी विषयी आता याला विचारू असे म्हणून हरीचे भक्त युगायुगामध्ये कोणत्या प्रकारे त्याचे भजन करतात असा त्यांनी प्रश्न केला राजाने म्हटले भगवान कोणत्या वेळी कोणता रंग व कोणता आकार धारण करतात आणि माणसे त्यांची कोणत्या नावांनी आणि विधींनी उपासना करतात ते आपण मला सांगावे राजा म्हणाला खरोखर ज्याच्या स्मरणाने कर्मा कर्मे मस्तक वर रचलू शकत नाहीत व भगवंताची कथा केवळ माझ्या करता सांगावी तो परमात्मा श्रीहरी सृष्टीच्या आरंभी युगयुगांतरी कोणत्या नामाने कोणत्या रूपाने व कोणत्या वर्णाने अवतरतो तसेच भक्त कोणत्या रीतीने त्याची पूजा करतात लोग त्या अधोक्षजाचे यजन कसे त्या त्याचप्रमाणे सारे आपण मला सांगावे तुमच्या तोंडच्या कृपायुक्त भाषणा पुढे अमृत सुद्धा फिके पडेल आपल्या भाषणाने पूर्ण परमानंद प्राप्त होऊन जन्ममरणाचा निखालच निराश होतो त्यातही स्वामी युगधर्माणे वागणारा नारायण त्याचे गुणानुवाद व त्याच्या भजनपूजनाचा विधी कृपा करून मला सांगावा हे राजाचे भाषण श्रवण करून सर्वांसच संतोष झाला हा हरिगुणांचा प्रश्न असे जाणून कनिष्ठ बंधू करभाजन नावाचा योगी बोलू लागला करभाजन म्हणाला सत्य त्रेता द्वापार आणि कली अशी चार युगे आहेत या युगांमध्ये भगवंतांचे वेगवेगळे कृत त्रेता आणि द्वापार या युगांमध्ये फक्त हे नाना वर्णांनी नाना आकारांनी नाना नामांनी व नाना प्रकारच्या उपचारांनी केशवाचे यजन करीत असतात क म्हणजे ब्रह्मदेव श कार म्हणजे शंकर आणि व हा विष्णू वस्तुत केशव निर्गुण तो तिही प्रकाशक केशव केवळ अर्धमात्रा होय ती व्यक्त उच्चाराला येऊ शकत नाही सभा एकत्वानेच असल्यामुळे तो खरोखर व्यापाशिवाय व्यापक आहे तोच युग भिन्न भिन्न नाम रूपे धारण करतो त्या पुरुषोत्तमाची भक्त नाना प्रकारच्या भजन निधी क्रिया धर्माने पूजा करतात तो अनुक्रमे सांगतो सत्ययुगामध्ये भगवंताचा रंग शुभ्र असतो त्यांना चार हात आणि मस्तकावर जटा असतात ते वल्कले नेसतात कृष्णाजीन यज्ञोपवित रुद्राक्षांची माळ दंड आणि कमंडलू ते धारण करतात कृतयुगात गौरवर्ण जटाधारी चतुर्भुज वल्कल हातात दंड कमंडलू धारण करणारा मृग यज्ञोपवित हातात रुद्राक्षाची माला कडक्रारण युक्त असलेल्या मूर्तीमंत परमात्म्याचे कृत युगातील भक्त पूजन करतात त्या युगातील माणसे शांत वैरभाव न बाळगणारी सर्वांचे हित चिंतणारी आणि समदर्शी असतात मित्र असे असत त्यावेळी तपे करूनच देवाची उपासना करतात त्या तपाचे मुख्य लक्षण म्हणजे शम दम संपूर्णपणे साधून स्वतः भगवत भजन करतात हे राजा त्यावेळी देवाचे नामस्मरण दहा नामांनी करीत असतात ती दहा नावे कोणती ती, ती सांगतो नीट लक्ष देऊन ऐक त्या युगात हंस सुपर्ण वैकुंठ धर्म योगेश्वर अमल ईश्वर पुरुष अव्यक्त आणि परमात्मा ही त्यांची नावे असतात हंस सुपर्ण वैकुंठ धर्म श्रेष्ठ योगेश्वर अमल वरिष्ठ ईश्वर पुरुष अव्यक्त आणि परमात्मा अशा नावांचा ते जप करतात त्या काळचे मोठमोठ्याले भक्त याच घालून उच्च स्वराने गायन करतात व त्या योगे योगेचा नाश करतात ही कृतयुगातील उपासना तुला सविस्तर सांगितली आता त्रेतार युगातील भजन व मूर्तीचे ध्यान सांगतो ते ऐक त्रेतायुगामध्ये भगवंताचा रंग लाल असतो त्यांना चार हात असतात ते तीन मेखला धारण करतात त्यांचे केसवसारखे असतात ते वेदांनी प्रतिपादन केलेल्या यज्ञाच्या रूपात राहून स्तृक स्त्रुवा इत्यादी यज्ञपात्रे धारण करतात त्रेतायुगामध्ये पुरुषोत्तम हा यज्ञमूर्ती स्वरूपात असतो त्याचा वर्ण निर्धूम अग्नीच्या ज्वालेसारखा लाल केस पिंगट आणि देवादी देवाला हात चार त्या आणि तीन वेदांचा परिपूर्ण हातामध्ये स्त्रुक स्त्रुआ इत्यादी यज्ञपात्रे घेतलेली हेच त्या यज्ञमूर्तीचे उपलक्षण होय त्रेता युगात भक्त लोक नारायणाचे ह्या स्वरूपाने ध्यान करतात त्या युगातील माणसे धर्मावर निष्ठा ठेवणारी आणि आराधना करतात त्यावेळेचे मनुष्य तीन वेदांनी नारायणाचे भजन करतात श्रीहरी हा पूर्ण सर्व देवस्वरूप असल्यामुळे त्रेता युगातील भजन अशा प्रकारचे असते त्रेतायुगातील सारे लोक वेद वचनावर परमश्रद्धा ठेवणारे व भजनशील असून धर्मावर निष्ठा ठेवणारे धार्मिक असे असतात ते धर्मिक जन आठ प्रकारच्या नामांनी घोष करतात हे राजा ती नामे कोणती ते ऐक त्रेतायुगामध्ये त्यांना विष्णू यज्ञ पृषी गर्भ उरुक्रम वृषाकपी जयंत आणि उरुगाय या नावानी संबोधतात विष्णू यज्ञ पृष्डी गर्भ सुतपा प्रजापतीची पत्नी पृष्वी तिचा पुत्र म्हणून पृष्रीगर्भ सर्व देव उरुक्रम वृषाकपी जयंत उपाय या श्रेष्ठ नामांनी त्यांचे स्मरण चालते आता द्वापार युगामध्ये फक्त भगवंताचे ध्यान नामस्मरण व भजन कसे करतात तेही ऐक द्वापार युगात भगवंताचा रंग सावळा असतो ते पितांबर धारण करतात शंख चक्र गदा पद्म ही स्वतःची आयुधे त्यांच्या हातात असतात वक्षस्थळावरील चिन्हे आणि कौस्तुभमणी लक्षणांनी ते ओळखले जातात द्वापारामध्ये मेघासारखी नीलकांती जवसाच्या फुलासारखा अंगाचा रंग पितांबर परिधान केलेला आणि श्रीवत्स चिन्हाने विराजमान त्याचप्रमाणे शंख चक्र गदा पद्म ही चार आयुधे धारण केलेली अशा लक्षणाने भगवंताचे भक्त सदा सर्व काळ श्रीहरींचे ध्यान करतात राजन ज्यावेळी जिज्ञासू माणसे राजचिन्हांनी युक्त अशा परमपुरुषाची वैदिक आणि तांत्रिक विधींनी आराधना करतात चंद्रासारखे शुभ्रछत्र व चामर इत्यादी राजलक्षण युक्त राजोपचार अर्पण करून द्वापार युगातील लोक अत्यंत भक्तिभावाने पूजा करतात परात्पर असा परमात्मा त्वरित पावावा म्हणून त्याची ते वैदिक व तांत्रिक अशी मिश्र पूजा करतात अशा रीतीने तत्वजिज्ञा सुपुरुष भगवंताचे भजन करतात कलिमल दहन करणारे असे जे त्या काळचे नामस्मरण त्या नामांचा प्रकारही राजा तुला सांगतो ऐक ते म्हणतात वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्व्यूह रूपात असणाऱ्या आम्ही नमस्कार करतो ऋषी नारायण महात्मा नर विश्वेश्वर विश्वरूप आणि सर्व भूतात्मा अशा भगवंतांना नमस्कार असो वासुदेवा तुला लोटांगण घालतो संकर्षणा तुला नमन करतो प्रद्युम्ना तुला प्रणाम करतो अनिरुद्धा तुला अभिवादन करतो हे ऋषीश्वरा नारायणा महापुरुषा हे महात्मा श्रीवरा तुला नमस्कार असो हे सर्व भूतात पुरुषोत्तमा तुला नमस्कार असो द्वापार युगामध्ये हे राजाधीराजा अशा नामांनी त्याचे नित्यस्मरण करतात त्या नामांच्या घोषाने देवाला मोठा संतोष होतो आणि तो अकस्मात वैकुंठ सोडून त्या नाम कीर्तनामध्ये त्वरेने धावत येतो राजन अशा प्रकारे द्वापार युगातील लोक जगदीश्वराची स्तुती करतात आता कलियुगामध्ये अनेक तंत्रांच्या पद्धतींनी भगवंताची जशी पूजा केली जाते त्याचे वर्णन ऐक द्वापारातील लोक ह्याच नामांनी स्तुती सवन करतात आता हे राजा कलियुगातील भजन आणि तंत्रोक्त विधान सांगतो ते ऐक कलियुगामध्ये भगवंतांचा कृष्ण वर्ण असतो अंगाची कांती उज्वल असते ते हृदय इत्यादी अंगे कौस्तुभ इत्यादी उपांगे सुदर्शन इत्यादी असे आणि सुनंद प्रभूती पार्शानी युक्त असतात श्रेष्ठ बुद्धिमान पुरुष कलियुगात नामसंकीर्तन रूप यज्ञांनी त्यांची आराधना करतात। देव, कृष्ण या करता त्या कांती प्रभावाचे करू। कांती समुह दिसावा, तशी कांती। सर्व उपांगे ही त्याच्या सन्निध असतात चारही भुजा मोठ्या पराक्रमी असून त्या चारही हातात, शंख चक्रादी सर्वांग सुंदर अशी आयुधे शोधतात पाठीमागे नंद सुनंदा सेवक सशस्त्र उभे कलियुगामधील चिंतन करतात मधुपर्कादिक विधानाने जे यथास पूजन केले जाते ते सुद्धा गौणच मानून कलियुगामध्ये श्रीकृष्णाला कीर्तनच फार आवडते हे राजाधी राजा, हे केवढे आश्चर्य आहे पहा की श्रीकृष्णाला कीर्तन हीच मोठी पूजा वाटते इतकी कृष्णाला कीर्तनाची आवड आहे त्याच्या त्या गरुडध्वजाला नेहमी आनंद वाटतो श्रीकृष्णाला कीर्तन प्रिय आहे म्हणूनच तो नारदाला फार मान देतो कारण ते निरंतर श्रीकृष्णाचीच कीर्ती गात असतात व त्यांच्याच नामाचा घोष करीत असतात नामसंकीर्तन केल्यामुळेच प्रल्हादाचे संकटातून त्यांनी संरक्षण केले कीर्तनाने हरीला संतोष होतो आणि तो भक्तांचा भवबंध तोडून टाकतो गजेंद्राने नामस्मरण करताच त्याला नारायण पावला त्याचे संसार बंधन तोडून त्याने त्याला स्वतः वैकुंठास नेले निचातील नीच अत्यंत पातकी अशी गणिका म्हणजे वेश्या होती तिच्या तोंडाला अकस्मात रामनाम आले तेवढ्या नामोच्चारासाठी श्रीहरीने तिला वैकुंठात राहण्यास योग्य केली सार्या पातकांचा मूर्तिमंत पुत महानष्ट असा अजामय तो सुद्धा नामाने करून सोडला याप्रमाणे आहे नामस्मरणाने गोविंदाच्या स्वरूपात तल्लीन झाली त्या द्रौपदीला त्याने संकटातून मुक्त केली खरोखर नाम हे भक्तांच्या अधिव्याधी नाहीशा करून टाकणारे आहे अंतःकरणाच्या शुद्धीला मुख्यत्वे करून हरिकीर्तन हेच कारण आहे चित्तशुद्धीला नामासारखे दुसरे साधन नाहीच कीर्तनात हरीला कशी आवड असते तर वासराला जशी वा मधमाशी एक क्षणभर सोडून राहत नाही त्याप्रमाणे नामस्मरण करणाऱ्या भक्ताची श्रीहरीला अत्यंत आवड असते भक्ताला अणुमात्र दुःख झाले तरी ते तो आपण स्वतः निवारण करतो याकरता ज्याला हरिकिर्तनाची खरी, खरी खरी गोडी लागली त्याला इतर साधनांच्या नादात पडून संकटे कारणच नाही जाला हरीच्या नामसंकीर्तनात आणि हरीचे गुणानुवाद सांगण्यात चौपट आल्हाद होतो तो सर्व साधन केल्याप्रमाणे होऊन उद्धरतो इतकेच नवे, तर त्याच्या योगाने सारी पृथ्वीच पवित्र होऊन जाते एक श्रीरामाचे नामच जर वाणीमध्ये निरंतर राहील तर ते पातकांचे पर्वत चूर करून परमानंद करून देईल कीर्तन केले असता श्रीहरी असे दुसरे साधन काहीच नाही श्रीहरी ला कीर्तनाचे सुख फार मोठे वाटते कीर्तन निष्ठेने भगवान संतुष्ट होतो कीर्तनाने आणि हरिनामाने भोळे भाबळे असंख्य लोक तरुण गेले आहेत यासाठी कीर्तनापेक्षा थोर असे प्रबळ साधन दुसरे कोणतेच नाही मग कोणत्या हेतूने नीच लोक त्याची निंदा करतात बरे याप्रमाणे नाम कीर्तनाला जे विनमुख होतात त्यांना स्वप्नात सुद्धा सुख मिळत नाही मूर्ख लोक कीर्तनाचा द्वेष करून अत्यंत विपत्ती मात्र भोगतात ज्यांच्या हृदयात द्वेषाने संचार केला त्यांच्या आचाराला धिक्कार असो द्वेष करणारे लोक निरंतर अतिदुस्सह दुःखच भोगीत असतात कलियुगामध्ये जे बुद्धिमान पुरुष असतात ते नामसंकीर्तनातच सदा सर्व कालमग्न असतात ते मोठ्या आनंदाने त्या नामाचाच गौरव करून मोठ्या प्रेमाने त्याचे स्मरण करतात मोठमोठाले असे अनेक अवतार आहेत त्यात श्री रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचेच चरित्र अत्यंत पवित्र आहेत त्यांच्याच चरणाला वंदन करावे याबद्दल सांगतात ते लोक अशी स्तुती करतात हे शरणागत रक्षक आपले मनोर ते तीर्थ स्वरूप आहेत शिव ब्रह्मदेव इत्यादी त्यांची स्तुती करतात शरण जाण्यास योग्य सेवकांच्या सर्व विपत्तींचा नाश करणारे व संसार सागर पार करून नेणारी ती नौका आहे हे महापुरुष अशा आपल्या चरणाऱ्या हरिचरण स्मरणाने तत्काल तृणप्राय करून सोडली म्हणून ध्यान करण्याला तेच म्हणजे हरिचरण एक श्रेष्ठ आहे त्याचे ध्यान हे कल्पना आदी करून सारे कष्ट दूर सारून भक्तांचे अत्यंत अभिष्ठ असे मनोरथ सर्व परिपूर्ण करते हे राजा नित्य हरिच्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करते असे म्हंटले यावरून ते मनोरथ विषयात असतील असे तू तर तसे नव्हे हरिचरणामृत हे भगवत भक्ताला निर्विषय अशा परमानंदाने नित्य तृप्त करून सोडते त्या चरणांच्या पवित्रतेचे वर्णन काय करावे त्याचे तीर्थ प्रत्यक्ष शंकर ही धारण करतात हरीचे चरण म्हणजे साऱ्या तीर्थांची जन्मभूमीच होय म्हणून त्या चरणांच्या ध्यानाने भक्ताला सुद्धा पवित्रपणाच येतो अकस्मात चरण लागल्यामुळे पाषाण सुद्धा पवित्र, पवित्र होऊन गेले मग जे जाणून बुजून त्यांचे ध्यान करतात त्यांच्या पवित्रपणाचे वर्णन किती करावे जो रावण सर्व काळ शत्रुत्वाने वागला ज्याने त्याची प्रत्यक्ष स्त्री चोरून नेली त्याचा प्रत्यक्ष बंधू शरण आला असता त्याला निजभावाने आत्मता देऊन सोडली हे राजा धीराजा त्याला कोरडी म्हणजे केवळ आत्मताच दिली नाही तर सोन्याची नगरीही देऊन त्याला आढळपणाने स्थापन केले म्हणून शरणागताला शरण जाण्याला योग्य असेच खरोखर हरीचे चरण आहेत भगवत भक्तांना त्यासारखे दुसरे निर्भय स्थानच नाही भक्ताला किंचितही दुःख झाले तरी ते भगवंताला क्षणभरही सहन होत नाही प्रल्हादा पोटामध्ये गिळून टाकून वनात गोपाळांचे संरक्षण केले पांडव लाक्षागृहात जळत असता विवरद्वारातून त्यांना बाहेर काढले जो आपले सर्वांग झिजवून निरंतर भक्तांची पिडा निवारण करतो जो भक्तांच्या प्रेमास्त व रणांगणा स्वतः रथ हाकतो अशा त्याच्या चरणाला साष्टांग नमस्कार घातला असता तो भक्ताला आपल्या मांडीवर घेऊन त्याचा प्रतिपाळ करतो असा शरणागताचे रक्षण करणारा दयाशील जगामध्ये दुसरा कोणीही नाही प्रचंड संसार समुद्र तरुण जाण्याला हरिचरणाचीच आढळ नौका आहे अनन्य शरण येतील त्या तो तो। असे जे त्या ध्यान अभिनंदन करतात अशा त्या चरणांचा अगाध महिमा वर्णन करताना वेदांना सुद्धा मौन पडले ब्रम्हदेव व शंकर सुद्धा स्वतः स्तवन करता करता तटस्थ होऊन राहिले ते श्रीकृष्णाचे चरण केवळ अतर्क व अगम्य आहेत हे जाणून ब्रह्मदेव व ईशान म्हणजे शंकर इत्यादी साष्टांग नमस्कार ते लागले। ते असे। हे धर्मशील महापुरुष रामावतारामध्ये जे पित्याच्या सांगण्यावरून देवतांनी सुद्धा इच्छा करावी आणि जी टाकणे कठीण अशा राज्यलक्ष्मीला सोडून रानावनात फिरत राहिले पत्नीला हव्या असलेल्या मायावी हरणाचा ज्यांनी पाठलाग केला चा त्या चरणारविंदांना मी वंदन करतो जे राज्य वैभव मिळवण्यासाठी देवांनीही लाळ घोटावी असले राज्य श्रीरामचंद्रांनी एका पित्याच्या वचनाकरता टाकून दिले श्रीराम हा खरा, खरा धर्मनिष्ठ आणि पितृवचनाचे पालन करणारा होता म्हणून एवढे मोठे राज्य सोडून एकटा वनवासाला निघून गेला वनवासाला पायी जात असताही प्रिय सीतेला बरोबर घेतले म्हणून श्रोत्यांनी त्याला स्त्री लंपट मात्र समजू नये कारण सीता केवळ स्त्री नव्हती भगवंताची म्हणून सारे राजभोग सोडून देऊन श्रीरामाच्या सेवेच्या स्वार्थाने तिने रामाबरोबरचा वनवास्पत करला कारण राज्यावर असताना रामचंद्रांनी आपली सेवा साऱ्या सेवकांना त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे वाटून दिली होती ती सारीच सेवा मनामध्ये मी एकटीच करून राहीन असा हेतू मनात धरून सेवा घडावी आणि आपण कृतार्थ व्हावे चालत सीता वनवासाला गेली श्रीरामाच्या सेवेचे सुख काय सांगावे पायाने चालताना तिला दुःखाची आठवण सुद्धा झाली नाही मायेचे माहेरही ती विसरली इतका तिला सेवेचा आनंद वाटत होता अशा मनातील परिपूर्ण भक्तीनेच ती वनामध्ये सेवेसाठी आली होती ती भक्ताची भक्ती एक श्रीराम चंद्रे इतर देवांना किंवा दानवांना ती काय कळणार निजभक्तांचे मनोरथ जाणावे रघुनाथानेच तसेच त्याच्या सेवेचा स्वार्थ भजनानंदाने जाणावा त्याच्या भक्तांनीच भगवत भजनाचे सुख काय असते ते एक भाविक भक्तच जाणतात भावा वाचून ते भजन सुख अभाविकांना कळत नाही सीता ही पूर्ण भाविक भक्त आहे हे श्री रघुनाथाला कळलेले होते म्हणूनच ते तिच्या बोलण्यावरून मृगाच्या मागे धावत गेले त्या माईक मृगाचा मिथ्या सोनेरीपणा जरी श्रीराम पूर्णपणे जाणून होते तरी भक्ताचे लळे पुरवण्याकरता ते त्या मृगाच्या मागे धावले बाळकाचा छंद पुरवण्याकरता ज्याप्रमाणे आई आपण नाचू लागते त्याचप्रमाणे आपल्या भक्ताच्या सांगीवरून रामही या कपट मृगाच्या मागे धावले वानरांच्या गोष्टी ऐकताना सुद्धा ज्या रामचंद्रांच्या मनात कधी विकल्प येत नसे तो सीतेच्या बोलण्यावरून मृगाच्या मागे धावला यात नवलते काय भक्ताचे बोलणे मग ते कसलेही असो राम खोटे म्हणतच नव्हता म्हणून तो आपण आपल्या पायांनी धावत मृगाच्या मागे गेला जो आपल्या भक्ताच्या बोलण्यावरून तात्काळ मृगाच्या मागे पायांनी धावत गेला ज्याच्या पायाची धूळ शंकरादी सारे देव आपल्या मस्तकावर वंदन करतात तो मागे धावत असता त्याने पाषाण सुद्धा पावन करून सोडले त्याच्या चरणाला अनन्य भावाने शरण जाऊन परमभक्तीने वंदन करूया अशा प्रकारे त्या महापुरुषाच्या चरणाला अभिवंदन करून सर्व देव त्याचे स्तवन करू लागले कीर्तनाने कलियुगातील लोकही परमपावन होऊन नित्यमुक्त होतात राजन निरनिराळ्या युगातील लोक याप्रमाणे आपापल्या युगानुरूप नामरूपांनी भगवंताची आराधना करतात कारण सर्व पुरुषार्थांचे स्वामी श्रीहरीच आहेत अशा प्रकारे कृतयुगापासून कलियुगापर्यंतचे लोक स्वहिताकरता श्रीहरीचे ह्या नामांनी ह्या रूपांनी व या अवतार लिला गायनांनी भक्ती भजन करतात ऋषी कलियुगाची थोरवी चारही मुक्ती दासी होऊन राहिलेल्या असतात कलियुगामध्ये केवळ संकीर्तनानेच सगळे मनोरथ पूर्ण होतात म्हणून या युगाचा हा गुण जाणणारे सारग्राही श्रेष्ठ पुरुष कलियुगाची अतिशय प्रशंसा करतात हे सर्वज्ञ राजा ऐक कलियुग हे अत्यंत धन्य होय कारण त्यात हरिकीर्तन आणि नामस्मरण येणेकरूनच सर्व मनोरथ सिद्धीस जातात पातके फार होतात तेव्हा केवळ कीर्तनाने स्वार्थ कसा साधतो तर तेथे दोषांचा त्याग करून गुणांचेच जे ग्रहण करतात ते हरिकीर्तनाने नित्यमुक्त होतात हरिकीर्तनाने चित्त शुद्ध झाल्यामुळे दोषांचा त्याग करून गुणांचे ग्रहण केले जाते अशा प्रकारे सार ग्रहण करणारे लोक कलियुगामध्ये लोक नामानेच येथे मोक्ष मिळतो हे लक्षात घेऊन कीर्तनच करतात आणि ते खरोखर नित्यमुक्त होतात कलियुगामध्ये निरंतर नामस्मरण करावे हेच काय ते सार आहे हे राजेंद्रा नामाचा जे नित्य घोष करतात ते पुरुष मुक्तच होतात कृतयुगात ध्यान करणारा त्रेतायुगात यज्ञांनी पूजा करणारा द्वापार युगात पूजा करणारा ज्या फलास प्राप्त होतो तेच फल कलियुगात केशवाच्या कीर्तनाने प्राप्त होते कृतयुगात शमदमादी साधन त्रेतायुगात वेदोक्तयज्ञ आणि द्वापार युगात आगमोक्त तंत्रविधान युक्त पूजन हे साधन आहे याप्रमाणे तिन्ही युगातील लोकांना परमसंकटाची साधने केली तरी मनाला अणुमात्र ही शांती प्राप्त होत नाही पण कलीने कीर्तनाच्या योगाने त्या साऱ्याच साधनांना लाजवले परमात्म्याला कीर्तनात गात नाचत वश करून घेता येते आखरी म्हणजे गावाबाहेर गुरे एकत्र करण्याच्या जागेत अथवा यमुना तीरावरील वाळवंटात हुंबरी हमामाचा खेळ खेळताना गवळ्यांच्या पोरांची ती प्रेमाची गाणी ऐकून देव अगदी भुलून जातो व त्यांच्याबरोबर आनंदाने नाचू लागतो कृष्णा कान्हा गोपाळा अशा लाडक्या पण वेड्या नामांचा चाळा घेऊन गवळ्यांची मुले वेळोवेळा गर्जना करतात त्यांच्या योगाने तो घनश्याम सुखावतो त्या सुखाच्या भराने देवाला परमानंदाची उकळी येते तात्पर्य याप्रमाणे कलियुगात कीर्तनाच्या योगाने भक्त अनाया उद्धरून जातात कीर्तनाची आवर्तने चालू झाली म्हणजे पातकांच्या राशी दग्ध होऊन जातात आणि भक्तांचा तत्काल उद्धार होतो हरिनामामुळे कलीला मोठेपणा आला कली आहे कलियुगाची हीच थोरवी आहे की नामसंकीर्तनाच्या योगाने चारही वर्णमुक्त होतात त्यात स्त्रिया किंवा शूद्र असा विचार राहत नाही वेद अत्यंत कृपण होऊन तीन वर्णांच्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याच कानाशी लागला स्त्री शूद्रांशी त्याने अबोला धरला तो अध्याप कायमच आहे त्या वेदाचीही मोठी उणीव हरिनाम कीर्तनाने काढून टाकली कारण हरिच्या नामाने स्त्री शूद्र किंवा अंत्यज लोकसुद्धा उद्धरून जातात कीर्तनाने स्वधर्म जोडतो कीर्तनानेच स्वधर्म वाढतो कीर्तनानेच परब्रह्म प्राप्त होते फार काय सांगावे मुक्ती सुद्धा कीर्तनापुढे लाजून जाते कीर्तनाच्या आनंदामुळे चारही मुक्ती हरिभक्तांना वरण्यास येतात पण भक्त त्यांना धुडकावून लावतात तरी त्या दासी होऊन त्यांच्या पायाला लागतातच हे राजा कलियुगामध्ये एवढा साक्षात्कार आहे कीर्तनाची ख्याती खरोखर मोठी आहे ह्याबद्दल तू मनामध्ये यत्किंचित विकल्प धरू नकोस कृतयुग असो त्रेतायुग असो की द्वापार युग असो, नामाला केव्हाच निषेध नाही पण कलियुगात चारही मुक्ती नामाशी स्वतःच दासी होऊन राहतात हा यात विशेष गुण आहे संसार चक्रामध्ये फिरणाऱ्या माणसांना भगवंताच्या नाम अधिक दुसरा लाभ नाही कारण त्यामुळेच त्यांच्या संसाराचा नाश होऊन त्यांना परमशांतीचा अनुभव येतो हे राजेश्वरा जे कोणी जन्मरणाच्या भोऱ्यात सापडून संयुगामध्ये कीर्तनानेच सद्गती प्राप्त होते कलियुगामध्ये कीर्तनानेच संसाराचे कुंपण उखडून शांतीसुखाच्या अनुभवाने परमानंदाला मिठी पडते असा कीर्तनामध्ये मोठा लाभ आहे देवांना किंवा मानवांना इतर युगात कष्ट करून सुद्धा तो प्राप्त होत नाही पण कलियुगात तो सुलभ झाला आहे म्हणूनच भाग्यवान लोक हरिकीर्तनाचा मोठा लोभ धरतात कीर्तनामुळे चारही मुक्ती येऊन भक्तांच्या गळी पडतात कोणी म्हणतील की असे घडावयाचे नाही तर राजा त्याची स्थिती म्हणजे उपपत्ती सांगतो ऐक कीर्तनामध्ये हरिनामाचा घोष चालतो त्यामुळे देवाला मोठा संतोष होतो आणि तो, तो वैकुंठ सोडून त्वरेने कीर्तनामध्ये धावत येतो देव आपल्या गुणकीर्तनाला अतिशय लुब असतो तो वैकुंठाला जावयाचेच विसरतो भक्ताची भक्ती पाहून त्याला तेच स्थान आवडते अर्थात जेथे यदुनायक राहतो तेथेच वैकुंठ लोकही येतो याप्रमाणे भक्त कीर्तनानेच सलोकता मुक्ती प्राप्त करून घेतात असे समज नाम कीर्तनाच्या गजरामुळे श्रीहरी भक्तांच्या समीप धावून येतो हीच होय हरिकीर्तनानेच भक्तांच्या हाताला ती चढते कीर्तनाने भगवान संतुष्ट झाले म्हणजे भक्ताला ते प्रत्यक्ष दर्शन देतात त्यांचे श्याम सुंदर पितांबरधारी ध्यान भक्ताच्या मनामध्ये सहज जा ध्यानाने भक्त कीर्तन करतो तेच ध्यान मनामध्ये दे त्यावेळी देवाची रूपलक्षर चतुर्भुज पितांबर धारण करणारा शंख चक्रादी आयुधे हातात अशी जी स्वरूपता ती कीर्तन गजराला भुलून भक्ताला माळ घालते तेव्हा देव आणि भक्त समसमान होतात दोघांचे अवयव सारखे व दोघांची आयुधा अलंकार आदी चिन्हे ही सारखीच भक्तीभावाने हरिकीर्तन केले असता हरिभक्तांना एवढा प्राप्त होतो लक्ष्मी जेव्हा दोघांना एके ठिकाणी हे तीही ओळखू शकत नाही ब्रह्मदेव सुद्धा नमस्कार करताना बिचकतो देव खरा कोणता हे त्याला सुद्धा कळत नाही शुद्ध भावाने हरिकीर्तन केले असता जनार्दनाला संतोष होतो देव भक्तांना अलिंगन पडते व ती मिठी मग्न होऊन पुन्हा कधीही भिन्न होईनाशी झाली म्हणजे तिलाच सायुज्य मुक्ती असे म्हणतात तिच्यामध्ये भिन्न भाव कसला तो राहतच नाही अशी पूर्ण सायुज्यता संपादन करून तो जेव्हा हरिकथा करू लागतो तेव्हा त्या कथेची तल्लीनता सर्व प्राण्यांना अत्यंत प्रिय होते अशा रीतीने हरिकीर्तनापाशी चारी मुक्ती दासी होऊन राहतात म्हणून भक्त हे हरिभजनालाच लुब्ध होऊन जातात मुक्तीला ते मुळीच घेत नाहीत याप्रमाणे योग याग तप इत्यादी साधनांना हरिकीर्तनाने अगदी पोरकी करून सोडली आहेत कलियुगामध्ये नामस्मरणाने आणि हरिक जड जीवांचा उद्धार होतो हे राजन सत्य त्रेता आणि द्वापार या युगातील प्रजेला असे वाटते की आपला जन्म कलियुगात व्हावा कारण कलियुगात काही काही ठिकाणी भगवतपरायण भक्त जन्माला येतील म्हणून महाराज कलियुगात द्रविड देशामध्ये पुष्कळचे भक्त होतील तेथे ताम्रपर्णी कृतमाला पयस्विनी परमपवित्र कावेरी महानदी आणि प्रतीची नावाचा नद्या वाहतात राजन जे लोक या नद्यांचे पाणी पितात त्यांचे अंतःकरण शुद्ध होते आणि ते बहुधा भगवान वासुदेवांचे भक्त होतात कीर्तनामुळे चारही मुक्ती प्राप्त होतात म्हणून कलियुगात ही कीर्तन भक्तीच मुख्य आहे याकरता इंद्रादी देवगण सुद्धा कलियुगामध्ये जन्म होण्याची इच्छा करतात स्वर्ग हे भोगाचे स्थान नव्हे तर तो एक विषयांचा बंदी खानाच आहे म्हणून भाग्यवान जीव कलियुगात जन्म घेऊन हरीचे कीर्तन करतात कलियुगातील जन्माची स्वर्गातील देवही जर इच्छा करतात तर कृतादियुगातील उत्तमोत्तम लोक कीर्तन धर्मरूप भजनासाठीच मुद्दाम जन्माची इच्छा करतील यात काय आश्चर्य कृतयुगातील भाग्यवान लोकांनी यज्ञयाग करून स्वर्गाचे स्थान मिळवले पण ते सुद्धा कलियुगातील जन्माची इच्छा करतात कृत त्रेत आणि द्वापार या तीनही युगातील श्रेष्ठ पुरुष सुद्धा कलियुगात जन्म घेऊन येण्याची नेहमी इच्छा करतात त्या काळचे लोक आपसात बोलत असतात की कीर्तनामुळे चारही पुरुषार्थ साध्य होतात हाच कलियुगाचा महिमा आहे आणि ह्या करतात सृष्टीमध्ये कलियुग मोठे धन्य होय जे खरे भाग्यवान असतात तेच कलियुगात जन्म पावतात तात्पर्य कलियुगात जन्म येण्यासाठी देवांना व उरंगांना उत्कंठा लागून राहिलेली असते दिन दुबळ्यांचा उद्धार व्हावा म्हणून कलियुगात श्री नारायण नामस्मरणानेच संसार बंधन तोडून टाकतो सारांश हरिकीर्तन सर्वांनाच संसारातून तारते या करता राजा हे पहा की कलियुगामध्ये हरिकीर्तनाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली असता लोक अनायासे तर जातात याविषयी संशय नको कलियुगामध्ये अनेक प्रकारचे लोक नारायणाची उपासना करतील आणि स्त्रिया व शूद्र ही भक्तीचा महिमा माजवतील